अध्याय सत्वा भरताचे चरित्र श्री शुक महाराज भरत मोठे भगवतभक्त होते भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली त्यांची अज्ञेत राहून भरतानी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला जशी तामस अहंकारापासून शब्दादी पाच भूत तन्मात्रे उत्पन्न होतात त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती राष्ट्रभूत सुदर्शन आवरण आणि धौरकेतू या नावाचे पाच पुत्र झाले ते तंतोतंत त्यांच्यासारखेच होते ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभू वर्ष होते त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारत म्हणतात महाराज भरत बहुश्रुत होत आपल्या पूर्वजांप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले त्यांनी होता अध्वर्यू उद्गाता आणि ब्रह्मा या चार धुतिविदांच्याद्वारा केले जाणारे प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र दर्श पूर्णमास चातुर्मास पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि कर्तुप श्री भगवंतांच पूजन केले अशा प्रकारे अंग आणि क्रियांसह भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानांच्या वेळी जेव्हा अधवर्यू आहुती देण्यासाठी हवे हातात घेत असत तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञपुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत वास्तविक परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक मंत्रांच अर्थस्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्याकारणाने मुख्यकर्ता आणि प्रधान देव आहे अशा प्रकारे आपल्या भगवद्पण बुद्धिरुप कुशलतेने हृदयातील रागदेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्त्या देवतांचे भगवंतांच्या अवयवांच्या रुपात चिंतन करीत अशा तऱ्हेनी केलेल्या कर्माच्या भगवदर्पणाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले तेव्हा त्यांना अंतरयामी रुपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त तसेच श्रीवत्स फौस्तू वनमाला चक्र शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेन राहणाऱ्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगानं वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली अशा प्रकारे एक कोटी वर्षाने राज्यभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंश परंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली नंतर आपल्या सर्व संपत्ती संपन्न राजमहालातून निघून ते पुल्हाश्रमात हरिहर क्षेत्री गेले या पुल्हाश्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंतांचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्टरुपामध्ये भेटतात खाले आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी चक्र नदी म्हणजे गंडकी नावाची प्रसिद्ध नदी येथील रोशिंचे आश्रम सर्व बाजूने पवित्र करीत असते त्या पुन्हाश्रमाच्या उपमनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने फुले तुळशी दल पाणी आणि कंदमळे फळे इत्यादी अर्पण करून भगवंता आराधना करू लगयामचकरण सर्व विषयाभिनाषांपावृत्त हो शनंद प्राप्त अशा रीतिन जिहायमपूर्वक भगवंत की आराधना करू लगता प्रेमावय इतना वढ़दय द्रमण शांत आनंदा उर्मीम्श शरीर रोमांच लगल भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यांमहून प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे इतर काही दिसेलासे झाले शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणार बंगलांच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोचला तेव्हा परमानंदाने तुडून दुभरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून ग्रामीना आपण करीत असलेल्या भगवत पूजेचेही स्मरण राहिले नाही अशा प्रकारे ते भगवतसेवेतच तत्पर राहत असत शरीरावर कृष्ण दृवचर्म धारण करीत असत आणि त्रिकाळ स्नानानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस धुरकड कुरळी जटांसारखे झाले होते त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत उगवणाऱ्या सूर्यमंडळामध्ये ज्योतिर्मय परमप्रुष भगवान नारायणांची ते सूर्यासंबंधी रुचांनी आराधना करीत आणि म्हणत असत भगवान सूर्याचे कर्मफलदायक तेज प्रकृति झा पलीक है संकल्पा जगह उत्पत्ति के लिए नंतियामी रूपाने प्रविष्ट आपल्या चित शक्ति ने विषय लोलूप जीवान से रक्षण करता आम्ही बुद्धि प्रवर्तक शरण आहोत